वाल्मिकि रामायण कांड सर्ग एकूण साठावा घृद्र राजा अमृतासारखा स्वाद असणारे भाषण तो बोलत असताना ऐकून ते वानरवीर आनंदले वानरश्रेष्ठ जांबवान सर्व वानरासह एकदम भूमीवरून उठला आणि गृह्र राजाला म्हणाला कुठे हैसीता कुणी तिला पाहिले मैथिलीचे कुणे हरण केले हे तुम्ही सारे आम्हाला सांगावे आम्हा वानरांची तड लावणारे तुम्ही वा दशरथ पुढच्या वज्रासारख्या वेगाने पडणाऱ्या स्वतः सो लक्ष्मणाने सोडलेल्या बाणांच्या विक्रमाचा विचार न करणारा हा कोण आहे चिंतेतून मुक्त झालेल्या आणि सीतेविषयी ऐकण्याकरिता कान टवकारून बसलेल्या वानरांना पुन्हा खात्री देऊन प्रेमाने तो होणारा वैद्य हिचे हरण झालेले येथे मला कसे ऐकायला मिळाले कुणी मला ते सांगितले ती सुंदर नेत्रांची सीता कुठे आहे ते सर्व ऐका मी या कठीण आणि खूप योजन पसरलेल्या घिरीवर पुष्कळ काळापासून वृद्ध आणि प्राणशक्ती आणि पराक्रम क्षीण झालेल्या अवस्थेत पडू नये अशा स्थितीत मी असताना माझा पुत्र सुपाच्या पक्षामध्ये श्रेष्ठ असा मला वेळचे वेळी आहार आणून भरवितो गंधर्व जसे काम कामविकाराच्या बाबतीत उल्लू जसे क्रोधाच्या बाबतीत हरिण जसे भयाच्या बाबतीत तसे आम्ही भूकेच्या बाबतीत उल्लू आहोत एकदा मी भूकेने व्याकुळ झालो असता माझ्या करता आहार आणण्याच्या इच्छेने तो माझा पुत्र सूर्योदयाच्या वेळ गेला आणि सायंकाळी आला तो मांस काही ना आणता मला खायला न मिळाल्यामुळे मी त्याला लागेल असे बोललो तेव्हा तो प्रीती वाढवणारा माझा पुत्र ते सर्व सोडून जे जसे घडले तसे मला सांगू लागला म्हणाला बाबा नेहमीप्रमाणे मी भक्ष्याच्या इच्छेने आकाशात उडालो आणि महेंद्र पर्वताचे द्वार आढवून व्यवस्थित ठाण देऊन राहिलो तेथे सागराच्या पोटात फिरणाऱ्या हजारो प्राण्यांचा मार्ग आढवण्यासाठी मी एकटा खाली तोंड करून राहिलो तेथे उगवत्या ते सूर्याच्या प्रभेसारखी प्रभा असणाऱ्या स्त्रीला घेऊन जाणारा अंजनाच्या राशी एकमेकात मिसळाव्यात त्यासारखा मला कोणी दिसला त्या दोघांना पाहून या खाण्यासाठी घ्यायचे असा मी मनाशी निश्चय केला पण त्याने नम्रपणे सलोख्याने माझ्याकडे वाट म्हणून याचना केली सलोख्याने वागणाऱ्यावर प्रहार करणारा या जगात कोणीच नसेल हलक्या लोकातही कोणी तसा नसेल मग माझ्यासारख्याची गोष्ट काय तो भर वेगाने निघाला जणू आपल्या वेगाने त्याने आकाश तोटके केले मग आकाशात फिरणाऱ्या माझ्याकडे येऊन माझी प्रशंसा केली महर्षी मला म्हणाले बाबा रे जिवंत राहिलास नशीब तुझे रामाच्या पत्नीला घेऊन तो एकदाचा गेला तू वाचलास यात संशय नाही ते अतिशय शोभिवंत दिसणारे सिद्धसे मला म्हणाले आणि तो राक्षसांचा राजा रावण म्हणून त्यांनी सांगितले दाशरती रामाची भाऱ्या आणि जनकाची पुत्री दागिने आणि रेशमी वस्त्र अंगावर घसरलेली शोकावेगाने हतबल होऊन गेलेली राम लक्ष्मणांची नावे घेऊन आक्रोश करीत असलेली आणि केस विस्कटलेली पाहत राहिल्यामुळे बाबा मला वेळ झाला असे बोलण्यात चतुर असणाऱ्या सुपाश्वाने मला सर्व सांगितले ते ऐकूनही पराक्रम करण्याची कसलीही बुद्धी मला झाली नाही पंख नसलेल्या पक्षी कोणतेही काम कसे काय करू शकणार पण वाणी बुद्धी गुण चालून जे करणे मला शक्यते तुम ते तुमच्या पौरुषावर अवलंबून सांगतो ते ऐका बुद्धीने श्रेष्ठ बलवान मनस्वी देवांकडून सुद्धा जिंकले जाण्यास कठीण अशा तुम्हाला वानर राजाने पाठवले आहे राम लक्ष्मणांचे कंक पक्षाच्या पिसाचे बाणही चांगले योग्य बनवलेले असे आहेत तिन्ही लोकांचे रक्षण आणि नियंत्रण करण्याला ते पुरेसे दशग्रीव रावण तेज आणि बल यांनी संपन्न असला तरी असू दे तुम्हा समर्थांना दुष्कर असे काहीच नाही तेव्हा कालाचा अर्थ आता नको बुद्धीचा निश्चय करा तुमच्यासारखे बुद्धिमंत कामात कधी अडून राहत नाही पिशकिंदा खांडाचा एकोणसाठावा सर्ग समाप्त